अध्याय तीनशे बावीसावा धर्ममूलिक युधिष्ठिर प्रश्न करतो पितामह दान यज्ञ तपाचरण आणि गुरुजनांची सेवा ही करण्यापासून कशा तऱ्हेची फलप्राप्ती होते ते मला सांगण्याची कृपा करा भीष्म उत्तर देतात वाईटाशी बुद्धीची संगती झाली म्हणजे मनुष्याचे मन पापाचरणाकडे वळते अर्थात त्याचे कर्म पापयुक्त होऊन ओघानेच तो मोठ्या क्लेशात सापडतो दुराचारी लोक दरिद्रावस्थेत जन्मतात आणि त्यातही ते एका दुर्भिक्षातून वाचले तर दुसऱ्या दुर्भिक्षात सापडतात एका प्रकारचे क्लेश त्यांचे पाठचे सुटले तर वेगळ्याच स्वरूपाचा अनर्थ त्यांचे दत्त म्हणून उभा राहतो आणि एका भयापासून त्यांची मुक्तता झाली तर दुसरे आवा तयार असते असे ते पापी मेले मेल्यापेक्षाही मेले होतात उलट पक्षी, श्रद्धावंत सदाचारी व जितेंद्रिय लोक श्रीमंतीत पडतात एक वैभव संपताच दुसरे एका स्वर्गापाठीमागून दुसरा आणि सुखावर सुखे त्यांना उपभोगाव्यास मिळतात अशा रीतीने त्यांची आनंदाने कालक्रमणा चालते नास्तिक लोकांना हिंस्त्र पशु व हत्ती यांनी व्यापलेल्या आणि सर्प वाटमारे इत्यादी अनेक संकटांनी परिपूर्ण अशा भयंकर अरण्यातून हाताने चाचपडत मार्ग शोधावा लागतो यापेक्षा आणखी फार फार काय सांगावे देव अतिथी व साधू यांच्याविषयी पूज्य भाग भाव बाळगणारे आणि सदा दक्षिणा हाती घेऊन उभे असलेले दानशूर अशा लोकांना मात्र जितेंद्रियास प्राप्त होणाऱ्या क्षेमकर मार्गाचा लाभ होतो ज्याप्रमाणे फुलकटाची धान्यामध्ये गणना करता येत नाही किंवा झुरळाधिकांचा पक्षांमध्ये अंतरभाव करता येत नाही त्याप्रमाणे धर्माशी ज्यांना काही कर्तव्य नाही अशा धर्मलंडांचा सा मनुष्य संज्ञेत निर्देश करणे चुकीचे हो मनुष्य जरी मोठ्या शीघ्र धावत असला तरी त्याँगे कर्म क्या पाठ सोड़ित नहीं जी का बरीवटवाई करने कर्मी के लिए ती मनुष्या शयन के तरी तशा स्थिति ही आश्रय करू न मनुष्या पापकर्म तो बसला बसते तो धावू लगला आता बरबर धावते तो कोत्य करू लगला तो ही कृत्यान हाथार ल याप्रमाणे मनुष्याचे कर्म सावलीप्रमाणे त्याचा पाठपुरावा करते मनुष्य आधी ज्या ज्या प्रकारची कर्मे करून ठेवतो तदनुरूप बरी वाईट फले पुढे त्याची त्याला केव्हा भोगावी लागतात कर्मांचा व्यत्यय प्रवृत्ती व रक्षण यासंबंधी ज्यांना सारखेच नियम लागू आहेत अशा भूतसमूहाला सोहकडून ओढून काल त्यावर आपली सत्ता चालवीत असतो कोणाचीही दृश्य प्रेरक शक्ती नसताना फुले व फळे यथाकाली बिनचुक येतात आणि कधीही आपला हंगाम मागे पुढे होऊ देत नाहीत तद्वत मनुष्याचे पूर्वसंचित ते भोगण्याची वेळ आली म्हणजे दत्त म्हणून पुढे उभे राहते मानापमान हानी, किंवा मा उन्नती अधोगती ही यावयाची झाली म्हणजे त्यांना कोणी प्रतिबंध करू शकत नाही आणि हा क्रम मरेपर्यंत दर असाच चालतो मनुष्याला जी सुखदुःखे भोगावी लागतात ती त्याच्यात कृतीची फले असतात गर्भामध्ये असल्यापासून मनुष्य पूर्वजन्मी केलेल्या कर्मांची फले भोगीत असतो मनुष्याचे हातून बालपणी तरुणावस्थेत किंवा वृद्धापकाली ज्या प्रकारची शुभाशुभ कर्मे घडतात तदनुरूप त्याचे परिणाम पुढल्या जन्मी त्या अवस्थेत त्याला अनुभवावे लागतात ज्याप्रमाणे गाईचे वासरू हजारो गायीतून आपली माता अचूक शोधून काढते त्याप्रमाणे मनुष्याचे कर्म नेमके आपल्या कर्त्याला हुडकून काढून त्याचे मानेश बसते जसे मलिन झालेले वस्त्र पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ होते तसे उपवासाधिकांनी पापी मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होऊन त्याला दीर्घकाल टिकणारे अनल्प सुख प्राप्त होते हे बुद्धिवंता दीर्घकाल केलेल्या धर्माचरणाने पापाची निष्कृती होऊन मनुष्याचे मनोरथ सिद्धीच जातात ज्याप्रमाणे आकाशातील पक्षांचा मार्ग किंवा माशांचा उदकामधील संचार हा पदचिन्हांच्या अभावामुळे नेमका ओळखता येत नाही त्याप्रमाणे पुण्यवान लोकांना प्राप्त होणारी गती उघड दिसत नाही दुसऱ्याची निंदा करणे अथवा त्यांच्या चुक्या उघडकीस आणणे यापासून काही एक फलनिष्पत्ती नाही म्हणून त्यात न पडता स्वत अनुरूप व हितकर अशा सुंदर गोष्टी मनुष्याने नेहमी करीत जावे ओम तत्स्य